लोक अध्याय बारा आणि म्हणून हजारो लोकांचा समुदाय जमला होता इतके लोक जमले होते की ते एकमेकांना तुडू लागले तेव्हा विशु प्रथम आपल्या शिष्यांशी बोलला पुरुषांच्या खमीराविषयी जपा म्हणजे जे ढोंग आहेत त्याविषयी जपा उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे करणार नाही असे काहीच गुप्त नाही यास्तव जे काही तुम्ही अंधारात बोलाल ते उजडात ऐकले जाईल आणि जे काही तुम्ही कोणाच्या कानात एकांतात सांगाल ते घराच्या छपरावरून घोषित केले जाईल परंतु माझ्या जा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिवू नये कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ठार मारल्यानंतर नरक टाकून दे सर्व केस देखले भिऊ ना पुष्क चिमनपेक्षा तुम्हें मौल्यवान आहत प्रत्येक जन जो माला इतर लोक समीकार मनुष्या देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारेल परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलतो त्याला क्षमा केली जाईल परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला क्षमा केली जाणार नाही जेव्हा ते तुम्हाला सभास्थानात सरकार अधिकारी यांच्यासमोर आणतील तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्यावेळी तुम्हाला शिकविल नंतर लोकसमुखील एक जन त्याला म्हणाला गुरुजी माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा परंतु येशू त्याला म्हणाला मनुष्या मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले मग ये त्यांना म्हणाला सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही नंतर त्याने त्यास एक बोधकथा सांगितली कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीत फार उत्तम पीक तो स्वतःशी विचार करून असे म्हणाला मी काय करू कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही मग तो म्हणाला मी असे करीन की धान्याची कोठारे पाड़ून मोठी बांधीन मी माझे सर्व धान्य व माल येथे साठविन आणि मी माझ्या जीवाला म्हणेन जीवा तुझ्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी अनेक वर्ष पुरतील इतक्या आहेत आराम कर खा पी आणि मजा कर पण देव त्याला म्हणतो मूर्खा जर आज तू मेलास तर तू मिळवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही अशा मनुष्यासारखे हे आहे मग त्याच्या शिष्याना म्हणाला म्हणून मी तुम्हाला सांगतो स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यापेक्षा शरीर महत्वाचे आहे कावळ्यांचा विचार करा ते पेरित नाहीत व कापणी करीत नाहीत त्यांना कोठार नाही व कणघीही नाही तरी देव त्याचे पोषण करतो पक्षांपेक्षा तुम्ही कितीतरी मोलवान आहात चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्यात एका तासाची भर घालू शकेल ज्या अर्थी तुम्ही ही लहान गोष्ट करू शकत नाही तर इतर गोष्टींविषयी चिंता का करता रान फुले कशी वाढतात याचा विचार करा ते कष्ट करीत नाहीत वो कातीत नाहीत तरी मी तुम्हाला सांगतो सलमुनाने सुद्धा आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही पोशाख घातला नव्हता जर देवाने जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा रानातील गवताला असा पोशाख घातला आहे तर तुम्ही जे अल्पविश्वासू तुम्हाला तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय आणि तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी खटपट करू नका या, या गोष्टींविषयी चिंता करू नका कारण जगातील सर्व लोक हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची गरज तुम्हाला आहे हे तुमच्या पित्याला माहीत आहे त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे याही गोष्टी तुम्हाला दिल्या जातील लहान कळपा भिव नको कारण तुम्हाला त्याचे राज्य द्यावे हे दयाळू पित्याला समाधानाचे वाटते तुमच्याकडे असलेले सर्व विका आणि गरीबांना पैसे द्या जुन्या न होणाऱ्या व स्वर्गातही न संपणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी करा जेथे चोर जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करू शकणार नाही कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल तुमच्या कमरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असूद्या लग्नाच्या मेजवानीवरून त्यांचा मालक परत येईल अशी वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा यासाठी की जेव्हा तो येतो व दार ठोठावतो तेव्हा त्याच्यासाठी ते ताबडतोब दार उघडतील धन्य ते नौकर जे त्यांचा मालक परत आल्यावर त्याला जागे व तयारीत असलेले आढळतील मी तुम्हाला खरे सांगतो तो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करेल तो मध्यरात्री येऊ अगर त्यानंतर येऊ जर ते त्याला असे तयारीत आढळतील तर ते धन्य परंतु याविषयी खात्री बाळगा जर घराच्या मालकाला चोर केव्हा येणार हे माहित असते तर त्याचे घर त्याने फोडू दिले नसते तुम्हीही तयार असा कारण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा कोणत्याही क्षणी मनुष्याचा पुत्र येईल मग पेत्र म्हणाला प्रभु, तुम्ही ही बोध कथा आम्हालाच सांगत आहात की सर्वांना तेव्हा प्रभु म्हणाला असा कोण शहाणा व विश्वासूक कारबारी आहे की ज्याला प्रभु त्याच्या नोकरांना त्याचे धान्य योग्य वेळी देण्यासाठी त्याची नेमणूक करील त्याचा मालक येईल त्यावेळी असे करताना जो नोकर आढळेल तो धन्य मी तुम्हाला खरेच सांगतो मालक त्या नौकराला त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील पण जर तो नौकर मनात म्हणतो मन माझा मालक येण्यास फार विलंब लावतो व तो, तो त्याच्या स्त्री व पुरुष नौकरांना मारहाण करतो व खाण्यापिण्यास सुरुवात करतो ज्या दिवसाची तो वाट पाहत नाही त्या दिवशी त्या नौकराचा मालक येईल व अशा वेळी येईल की ती वेळ त्याला माहीत असणार नाही आणि तो त्याचे वाभाडे वाभाडे काढील व तो त्याला अविश्वासू लोकांबरोबर ठेवील ज्या नौकराला आपल्या मालकाची इच्छा माहीत असते व जो तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करत नाही त्या नंत कसलाही वाईट हेतू न बाळगता मालकाला न आवडणारे जर त्याने केले असेल तर त्याला कमी मार बसेल ज्या कोणाला पुष्कळ दिल्या आहेत त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल ज्यांच्या जवळ जास्त ठेवली आहे जास्त जा मी पृथ्वी आग ला आलो है मे वाटते बेकतीस्म है वह तो मेरा घो होती है तुम्हारा का शांतता प्रस्थापित कर आलो आहे, नहीं मी तुम संगत मी तुम फूट पड़ने मीनत कारण आतापासून घरातील पाच जणांत एकमेकाविरुद्ध फूट पडेल तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल आई विरुद्ध मुलगी व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल सासू विरुद्ध सुन व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल तो लोकसमुदायाला म्हणाला तुम्ही जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की पाऊस पडेल आणि तेच घडते जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल आणि तसे घडते अहो ढोंग्यानो तुम्ही पृथ्वीवरील व आकाशातील स्थितांतरे पाहून अनुमान काढता पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हाला का काढता येत नाही आणि काय योग्य आहे हे तुमचे तुम्ही स्वतःच ठरवित नाही तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो, तो तुम्हाला न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुम्हाला दंड अधिकाराच्या स्वाधीन करील आणि अधिकारी तुम्हाला तुरुंगात टाकील मी तुम्हाला सांगतो तुम्ही पयेन पयेत येईपर्यंत तिथून बाहेर पडू शकणार नाही